पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण पस्तीसावे कराची काँग्रेस माझ्या अस्वस्थतेची कुनकुन गांधीजींच्या कानी गेली व दुसऱ्या दिवशी सकाळी फिराव्यात जाताना त्यांनी मला बोलावून घेतले आम्ही खूप वेळ चर्चा केली कोणताही मुख्य मुद्दा आपण गमावलेला नाही व आपल्या हातून कोणत्याही प्रकारची तत्वच्युती झालेली नाही हे पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला स्वातंत्र्याच्या ध्येयाशी जवेद असा अर्थ तडजोडीतील दुसऱ्या कलमावर त्यांनी बसवून दाखविला हिंदुस्तानच्या हिताचे या शब्दांवर त्यांचा सारा भर होता ही अर्थनिष्पत्ती ओढून तारून बसुलेली होती तीमुळे माझी खात्री पटली नसली तरी माझी अस्वस्थता बरीच कमी झाली तडजोडीच्या मसुद्याचे गुणावगुण काही असोत पण आम्हाला आश्चर्यचकित करून टाकण्याची तुमची हिरित पाहून मला तुमचे थोडे भय वाटू लागले आहे चौदा वर्षांच्या दाट परिचयानंतरही आम्हाला ज्यांचा थांब लागलेला नाही अशा कित्येक अज्ञात गोष्टी तुमच्या दडलेल्या असल्यामुळे प्रसंगी काय घड याविषयी मन साशंक होते असे मी बोलून दाखविले वस्तुस्थिती तशी असल्याचे त्यांनीही मान्य केले पण आपल्या मनातील अज्ञात दालन उघडून दाखविणे अथवा त्यापासून काय काय घटना घडून येतील त्याविषयी ठाम मत मला देखील शक्य नाही असं ते म्हणाले विचारांचा हिंदोळा एक दोन दिवस असाच खालीवर होत होता काय करावेत सुचना तडजोडीला विरोध अगर आडकाठी करण्याचा प्रश्नच नव्हता फार तर प्राप्त स्थिती म्हणून व्यवहारात तडजोड मान्य करून तर्कदृष्ट्या मात्र आपली अमान्यता स्पष्ट करावा याची एवढेच मला करता आले असते तसे केल्याने माझा वैयक्तिक अभिमान कदाची सुखावला असता पण त्या पलिकडितेचे महत्व ते काय झाले हेच गोड मानून चालावे व गांधीजींप्रमाणे आपल्याला इष्ट तो अर्थ त्यातून काढावा हे बरे नव्हे का तडजोडीनंतर बातमीदारांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी तोच अर्थ आग्रहाने प्रतिपादन केला होता व पूर्ण स्वातंत्र्य हेच आमचे ध्येय आहे असंही सांगितले होते लॉर्ड आयरनविषयी झालेल्या संभाषणात हा मुद्दा त्यांनी संदिग्धपणे मांडला होता मंडलाकार परिषदेला काँग्रेसने यदा कदाचित प्रतिनिधी पाठवला तर हा हक्क मांडण्यासाठीच तो तेथे जाईल ही गोष्ट सुद्धा त्यांनी स्पष्ट केली पुष्कळ शारीरिक व मानसिक तगमगीनंतर तडजोड मान्य करून ती टिकविण्यासाठी मनापासून जटावायचे असे सरते शेवटी दुसरा तिसरा मार्गच मला दिसत नव्हता कायदेभंगाव्यतिरिक्त इतर कारणांनी त्रुंगात पडलेल्या राजकीय कैद्यांच्या मुक्ततेविषयी तडजोडीपूर्वी व नंतरही गांधीजी आयरविन यांच्याशी बोलले होते कायदेभंगातील कैद्यांची सुटका व्हावी असे कलम समेटातच होते परंतु चौकशीपासून किंवा चौकशीनंतर तुरुंगात ठेवलेले हजारो कैदी होते त्यांची गप्पाय चौकशीविना कित्येक स्थानबद्ध राजबंदी वर्षानुवर्षे वर्षा अडकून पडले होते त्यामुळे सर्व देशभर आणि विशेषतः बंगालमध्ये बराच असंतोष पसरला होता परंतु पुरावा हाच मोठ्यात मोठा पुरावा असेही हिंदुस्तान सरकारला वाटत असे कारण पुरावा अनलास नाही तर तो नाशाभीद तरी कसा करणार स्थानबद्ध राजबंदी हे फार वयंकर क्रांतिकारक आहेत अथवा होण्याचा संभव आहे असे सरकारतर्फे सांगण्यातही राजकीय वातावरण शांत व्हावे व बंगालमधील व्यवहार अधिक सुरळीत म्हणून अशा राजबंद्यांची सुटका करणे आवश्यक आहे असा आग्रह गांधीजींनी धरला होता पण सरकारने त्यांना वाटण्याच्या आक्षता लावल्या जनतेतील असंतोष लक्षात घेऊन भगतसिंगला दिलेली फाशीची शिक्षा रद्द करावी यासाठी गांधीजींनी परोपरीने विनविले पण त्याचा उपयोग झाला नाही त्या सुमाराला घडलेला एक प्रसंग माझ्या चांगल्या लक्षात राहिला आहा हिंदुस्थानातील दहशतवाद्यांच्या मनस्थितीची मला त्यामुळे चांगली कल्पना आली वडिलांच्या मृत्यूच्या आगेमागे घडलेली ही गोष्ट असावी मला भेटण्यासाठी एक अनोळखी गृहस्थ आमच्या घरी आला व आपले नाव चंद्रशेखर आझाद आहे असं त्यांनी सांगितलं मी त्याला पूर्वी कधी पाहिला नव्हता परंतु एकोणीशे एकवीसच्या कायदेभंगाच्या चळवळीत शाळा सोडून तो तुरुंगात गेला त्यावेळी त्याचे नाव माझ्या काणी आलेले होते 15 वर्ष वयाच्या त्या मुलाला तरुंगातील शिस्तीचा भंग करण्याबद्दल फटक्यांची शिक्षा देण्यात आली त्यानंतर तो दहशतवादी गटाला जाऊन मिळाला व उत्तर हिंदुस्थानातील दहशतवाद्यात त्याला प्रामुख्याचे स्थान प्राप्त झाले या सर्व बातम्या उडत उडत माझ्या काणी पोचत पण आत्मी फारसे लक्ष घालत नसेल यामुळे तो आला याचे मला नवल वाटले काँग्रेस सरकार यांच्यामध्ये वाटाघाटी सुरु होणार अशी अपेक्षा असल्यामुळे माझ्याकडे यावे असे त्याला वाटले तर जो तर आपल्या गटातील लोकांना कुठे थारा मिळाल की नाही याबद्दल चौकशी करण्यासाठी तो आला होता पूर्वीप्रमाणेच कायद्याच्या संरक्षणापलीकडचे माणसे असे समजून आपल्याला पकडणाराच बक्षीसे देण्याच्या जाहिराती फडकवण्यात येऊन आपली शिकार चालू राहील व आपल्या मानेभोवतीची फास पूर्वीप्रमाणेच आवडले जातील की आपल्याला इतर नागरिकांप्रमाणे शांततेने उद्योगधंदे करण्याची सवड मिळेल केवळ वा दहशतवादाने भले होणार नाही दहशतवादाची कार्यपद्धती निष्फळ आहे अशी आपली व आपल्या सहकार्यांची खात्री झाल्याचे त्यांनी मला सांगितले अर्थातच शांततामय मार्गाने हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळविता येईल या गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तयार नव्हता भविष्यकाळात हो केव्हा तरी हिंसामय लढा खेळावा लागेल असे त्याला वाटे परंतु लढा म्हणजे दहशतवाद नव्हे हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत दहशतवादाला स्थान उरलेले नाही याबद्दल त्याला शंका राहिली नव्हती हो पण त्यांना स्थायिक होण्याची संधीच मिळाली नाही सर्व सरकारी कुत्रे पाठला करीत राहिले तर त्यांनी काय करावे हा मोठा प्रश्न होता अलिकडे घडलेली दहशतवाद्यांची कृत्ये केवळ आत्मरक्षणासाठी करावी लागली असे त्याचे म्हणणे होते दहशतवादावरील विश्वास नष्ट होत चालला आहे ही गोष्ट आझादनी सांगितल्यावर मला समाधान वाटले त्याच्या म्हणण्याचे प्रत्यंतरही पुढे मला मिळाले संघटित कार्याची पद्धती यादृष्टीने दहशतवाद जवळजवळ नामशेष झाला होता वैयक्तिक व फुटकळ अशी कृत्ये घडत त्यांच्यामुळं अशी सूडाची अथवा वैयक्तिक लहरीपणाची कारणी असत जुने दहशतवादी अथवा त्यांचे सहकारी अहिंसावादाचे भक्त झाले होते अथवा ब्रिटिश राजसत्तेचे स्तुतीपाठक बनले होते असा मात्र याचा अर्थ नव्हे तथापी पूर्वीच्या दहशतवादासंबंधी ज्या कल्पना आता उरल्या नव्हत्या त्यांच्यापैकी पुष्कळांची विचारसंणी आता फॅसिस्ट पंथाकडे झुटली आहे असे मला वाटते माझी राजकीय कार्यक्रमाची कल्पना मी चंद्रशेखरला स्पष्ट करून सांगितली व त्याचे मन वळविण्याचा मी प्रयत्न केला पण त्याच्या एका मुद्द्याच्या मला उत्तर देता आले नाही त्यांच्या गटातील लोकांना स्वस्थता लाभेल अशी कोणतीच तडजोड घडून येण्याचा संभव नव्हता त्याने आपले वजन खर्च करून इतप परि दहशतवादी कृत्य न होतील अशी तजवीज करावी कारण त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या गटाचे व त्याचप्रमाणे राष्ट्रीय लढ्याचेही नुकसान होईल एवढीच सूचना मी त्याला केली नंतर दोन तीन आठवड्यांनी गांधी अरविन मुलाखती चालू असताना चंद्रशेखर आझादला अलाहाबादमध्ये पोलिसांनी गोळी घालून ठार मारल्याचे वृत्त मला दिल्ली समजले एका बागेत दिवसा तो ओळखला जाऊन त्याच्याभोवती पोलिसांचा गराडा पडला झाडाआड दडून आपला बचाव करण्याचा त्यांनी प्रयत्न चालविला होता पोलिस व चंद्रशेखर यांच्यामध्ये गोळीबाराची लहानशी चकमक उडा आली एक दोन पोलिसांना घायाळ केल्यानंतर तो स्वतः गोळीबाराला बळी पडला तडजोड झाल्यानंतर मी लखनौला गेलो सर्व देशातील कायदेभंग थांबवण्याचे हुकूम आम्ही ताबडतोब सोडले व सर्व काँग्रेस संस्थांनी अत्यंत शिस्तीने ते अंमलात आणले आमच्यापैकी पुष्कळ लोक ज्वलजहाल होते ते असंतुष्ट झाले जुन्या कार्यक्रमापासून त्यांना परावृत्त करण्याचे कोणतेच साधन काँग्रेसपाशी नव्हते पुष्कळांनी तडजोडीवर टीका केली तथापि काँग्रेसचा आदेश सगळीकडे निरपवादपणे पार पाडण्यात आमच्या प्रांतात करबंदीच्या चळवळीला जोर लागला असल्यामुळे या नव्या धोरणाची अंमलबजावणी तेते कशी होते इकडे माझे विशेष लक्ष लागून राहिले होते कायदेभंग करून तुरुंगात गेलेल्या राजबंद्यांना सोडून हे आमचे आद्य कर्तव्य होते दररोज हजारो कैद्यांची सुटका होऊ लागली मुक्त झालेले कैदी आपापल्या शहरी अथवा गावी गेले ती स्वागत समारंभ करण्यात येईल गावकरी ध्वज पताका लावत मिरवणुकी काढत सभा भरवत अभिनंदनाची भाषणे होत या सर्व गोष्टी अगदी स्वाभाविक अशाच होत्या पण नित्य डोळ्यांना दिसणारे लाठीराज्य व सभा विध्वंसाचा काळ आणि हे समारंभ यात एकाएकी जमीन आसमानचा फरक पडला तो डोळ्यात खुपून पोलिसांना शर्मिंदेपणा वाटू लागला तुरुंगातून बाहेर पडणारे लोक विजयी मुद्रेने बाहेर पाऊल टाकत गर्व वाटण्यासारखे काही घडलेले होते असे नाही पण तुरुंगात माणूस सफाई कच्ची झाला नसेल तर सुटकेनंतर तो थोडा खुलतोच व हजारोंची मुक्तता एकदम झाली म्हणजे तर आनंदाला चांगलीच भरती येते मी या प्रसंगाचा येथे उल्लेख केला त्याचे कारण असे की नंतर काही दिवसांनी या स्वागत समारंभाबद्दल सरकारचा आमचा रोष झाला व या विजय प्रदर्शनाला ते हरकत घेऊ लागले हुकमी वातावरणात वाढलेल्या व वागणाऱ्या आणि जनशासन म्हणजे लष्करी दंडुकेशाही अशी कल्पना जनतेच्या प्रेमाचा अथवा पाठबळाचा स्वतःला आधार नसल्यामुळे सरकारला आपली प्रतिष्ठा कमी होत चाललेली पाहून अपरंपार दुःख होणारच ही गोष्ट आमच्यामुळे ध्यानाचं चालली नाही आणि नंतर जेव्हा आम्हाला समजले की सिमल्याच्या शिखरस्त अधिकाऱ्यांपासून तो तहत दर्याखोऱ्यातील अंमलदारापर्यंत सगळेजण लोकांचा हा बेळमूरवत खोरपणा पाहून मनातून अगदी कुडत होते तेव्हा आम्ही थक्कच झालो त्यांची री ओढणारी वृत्तपत्रे तर तो काळ अद्यापे सुद्धा विसरली नाहीत विजयाने फुगून जाऊन काँग्रेसचे लोक ज्यावेळी वागत त्या कलिकालाची आठवण झाली की अजूनही त्यांच्या अंगावर शहर येतात त्या काळात त्यांची किती तारांबा उडाली होती व खऱ्या भावना दडफून ठेवावी लागण्या कारणाने कशी नासून गेली होती ते सरकारच्या व वृत्तपत्रांच्या आकांडतांडवांमुळे उघडकी झाली काँग्रेसच्या साध्याबोळ्या अनुयायांनी चार दोन सभा भरविल्या अथवा मिरवणुकी काढल्या की त्यांचे पित्त खळून जावे ही नवलाची गोष्ट नव्हे काय सरकारला खडे झाल्याचा सा गर्व त्याग आणि काँग्रेसच्या अनुयायांना झाला नव्हता पुढारी वर्गाला तर नव्हताच नव्हता पण आमच्या देशबांधवांचा त्याग व शौर्य पाहून मात्र आम्हाला विजय मिळाल्याप्रमाणे आनंद झाला एकोणीशे साली जे कार्य आम्ही केले त्या योगाने आमचा स्वाभिमान व आत्मविश्वास वृद्धीगत होऊन आमचा साधा स्वयंसेवक देखील छाती पुढे काढून चालू लागला या महत्पायाच्या योगाने जगाचे लक्ष आमच्याकडे वेधून ब्रिटिश सरकारवर खूपच दडपण आणता आले व आम्ही आमच्या ध्येयाच्या आणखीजवळ आलो आहोत अशी आमची कल्पना झाली परंतु सरकारच्या पराभवाचा यात काही संबंध नव्हता उलट दिल्ली समिटामुळे सरकारची सर्ज झाली याची आम्हाला पूर्ण जाणीव होती ध्येय अद्याप दूर आहे मध्यंतरीच्या काळात फार बिकट व प्रचंड लढे लागतील असे आमच्यापैकी जे म्हणत त्यांना सरकारची घर जावं उलट नावे ठेवत की हे युद्धाला लालचाव लेल्ले व दिल्ली समेट मोडू पाहणारे लोक आहेत संयुक्त प्रांतात आमच्यापुढे शेतकऱ्यांचा प्रश्न खडा होता शक्यतो ब्रिटिश सरकारशी सहकार्य करण्याचे धोरण आखण्यात आलेले असल्यामुळे हो आम्ही प्रांतिक सरकारशी ताबडतोब पत्रव्यवहार सुरू केला गेले एक सरकारचे व संबंध तुटले होते ते पुन्हा सांगले जाऊन मी प्रांतातील काही बड्या अधिकाऱ्यांच्या याबाबतीत गाठीभेटी घेतल्या लांब लचक पत्रव्यवहारही सुरू झाला प्रांतिक सरकारशी बोलणे चालणे प्रांतातील एक प्रमुख कार्यकर्ते गोविंद वल्लभ पंत यांची काँग्रेस कमिटीने के नेमणूक केली शेतकऱ्यांची दुरावस्था बाजारभावातील अभूतपूर्व मंदी खंड भरण्याची कुळांची समर्थता या सर्व गोष्टी मान्य करण्यात आल्या पण सूट किती द्यावी या प्रश्नाचा निकाल लावणे सरकारच्या हाती होते खंडाची सूट देण्याबाबतचा कारभार बहुधा जमीनदारांच्या हाती असे त्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा शिरस्ता नव्हता पण सरकारने सारा शूट दिली नाही तोपर्यंत खंडसूटीचे नाव देखील जमीनदार काढू देईन शिवाय खंडसूट देण्यास ते फारसे तयारही नसत एवस सर्व शेंडी होती सरकारच्या साथी। शक्य तेवढा खंडभरा करबंदी थांबली आहे असे प्रांतिक काँग्रेस कमिटीने शेतकऱ्यांना सांगितले पण इकडे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून ते सरकारकडे जात तेव्हा मात्र सरकारने भर पसा सूट द्यावी अशी मागणी करीत बराजकाळ सरकारने काही निर्णय दिला नाही गव्हर्नर सर मालकम हेली रजेवर अगर काही खास कामावर गेले होते त्यामुळे घोगडे भिजत पडले असावे काहीतरी उपाय दूरदर्शीपणाने पण तत्काळ करावे होते परंतु हंगामी गव्हर्नर आपला हात अडकवून घेण्यास कचरू लागली या चाल ढकलीमुळे आधीच बिकट असलेली परिस्थिती अधिक बिकट झाली व शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले दिल्ली समेट्यानंतर काही दिवस माझी प्रकृती बिघडली होती तुरुंगात असतानाच प्रकृती थोडा बिघाड झाला होता नंतर वडिलांच्या मृत्यूचा धक्का बसला उपरांत दिल्ली येथील वाटाकाटी झाल्या त्याची दगदग बाधली कराची काँग्रेसपर्यंत प्रकृतीत थोडी सुधारणा झाली होती कराची हिंदुस्थानच्या एकाटोकाला व आड बाजूला असूनही तेथे दूरदूरहून पुष्कळच लोक आले होते देशाच्या त्यावेळेच्या मनस्थितीचे उत्तम प्रतिबिंब कराची अधिवेशनात दिसून आले हिंदुस्थानातील राष्ट्रीय चळवळीचा वाढता आणि जोरदार कोंब पाहून शांत व गंभीर समाधानाची छटा तेथे उमटलेली होती आणीबाणीच्या वेळीसुद्धा मोठ्या मनाने व त्यागाने मिरवून राहिलेल्या काँग्रेस संघटनेविषयी अभिमान वाटत होता जनतेविषयी विश्वास वाटत असल्यामुळे उत्साहात देखील भीमेपणा दुगोटचर होत होता पण पुण्यात पसरलेल्या प्रचंड प्रश्नांच्या प् व संकटांच्या जबाबदारीची स्मृती मात्र मनाला झाली नाही काँग्रेसच्या शब्दगणी व ठरावागणिक देशव्यापी कार्य चालू व्हायचे असल्याकारणाने तसहजासहजी उच्चारण अथवा प्रसार करणे शक्य नव्हते दिल्ली समट प्रचंड बहुमताने मंजूर झाला असला तरी तो लोकप्रिय झाला नव्हता व त्यामुळे उत्तरोत्तर आपण तत्वभ्रष्ट होत जाऊ अशी शंकाही मनात डोकावत असे काकुनास्टाऊ पण देशापुढे येऊन उभ्या राहिलेल्या प्रश्नांचे स्पष्ट स्वरूप समेटामुळे झाकले गेले असे वाटत होते काँग्रेस उद्यावर येऊन ठेपली इतक्यात एक अतिशय क्षोभजनक प्रकार घडला भगतसिंगला फाशी देण्यात आली त्यामुळे उत्तर हिंदुस्थानातील जनता विशेष शुद्ध झाली कराची शहर उत्तर हिंदुस्थानात असल्यामुळे खुद्द पंजाबातील अनेक लोक तेथे हजर राहिले होते पूर्वीच्या कोणत्याही काँग्रेसमध्ये मिळाला नाही एवढा वैयक्तिक विजय गांधीजींना कराची काँग्रेसमध्ये मिळाला अध्यक्ष वल्लभभाई पटेल हे हिंदुस्थानातील अतिशय लोकप्रिय आणि वजनदार पुढारी होते व गुजरातमधील विजयामुळे त्यांची उदंड कीर्ती झालेली होती परंतु कराची अधिवेशनातील खरे सूत्रचालक महात्माजीच होते अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली लाल डगलेवाल्यांची फौजही कराचीला आली होती ते फार लोकप्रिय झाले एक एकोणीशे तीस सालापासून चाललेल्या कांझनो किला मोठ्या विलक्षण धैर्याने व शांत मनाने त्यांनी तोंड दिल्या कारणाने हिंदुस्थानभर त्यांची वावा झाली होती त्यामुळे ते जात तेथे त्यांचे सहर्ष स्वागत होईल लाल डगलेवाले या नावावरून लोकांची फसगत होत असे त्यांना वाटे की हे कम्युनिस्ट अथवा देहाळ कामगार पक्षाचे लोक असावेत त्यांचे खरे नाव खुदा एक असे होते एकोणीशे अखेर ते काँग्रेसला संपूर्णपणे येऊन मिळाले त्यांच्या रक्तवर्णी गणवेशावरून त्यांना हे नाव देण्यात आले होते राष्ट्रवादी व समाजसुधारणावादी अशा त्यांच्या कार्यक्रमात कोणत्याही आर्थिक धोरणाचा समावेश झालेला नव्हता कराची काँग्रेसमधील मुख्य ठराव दिल्ली समेट व मंडलाकार परिषद यांच्यासंबंधीत होता वर्किंग कमिटीमार्फत तो आलेला असल्याकारणाने मी त्यांना मान्यता दिलीच पण खुल्या अधिवेशनात मी तो मांडावा असे गांधीजींनी सांगितल्यावर मात्र माझ्या मनाची चलबिचल जल होऊ लागली मला तो पसंत नसल्यामुळे मी सुरुवातीला नाही मांडले खरे पण आपले धोरण कमकुवतपणाचे व ओ असमाधानकारक आहे असा विचार मागावून डोक्यात एक ठरावाच्या बाजूने तरी बोलावे नाहीतर विरोध तरी करावा लटपट करण्यात लोकांच्या तर्कशक्तीवर गोष्टी सोपण्यात अर्थ नाही असं ठरवून काँग्रेसमध्ये ठराव मांडला जाण्याच्या जा आधी काही मिनिटे मी संमती दिली माझ्या भावना का आहेत व मी ठरावाला पूर्णपणे का पाठिंबा देत आहे याचे स्पष्टीकरण मी त्या अफाट जनसमुदायापुढे अगदी मनमोकळेपणी केले व ठरावाला श्रोत्रूवर्गानेही पाठिंबा द्यावा अशी विनंती केली माझ्या अंतकरणाचे बोलच त्या भाषणात उमटले होते त्यात अलंकार अथवा शब्ददालित्य नसूनही ते फार उत्तम वाटले पूर्वतयारीनंतर केलेल्या माझ्या अनेक भाषणांहून ते भाषण सरज झाले याशिवाय भगतसिंगच्या ठरावावर व मूलभूत हक्कांच्या व आर्थिक धोरणासंबंधीच्या ठरावावर देखील मी भाषणी केली आर्थिक धोरणाच्या ठरावाकडे माझे विशेष लक्ष होते त्या ठरावात एका नव्या दृष्टीचा अंतर्भाव झालेला होता आतापर्यंत फक्त राष्ट्रवादी विचारसरणीरूप काँग्रेसचे कार्यक्रम आखण्यात येत असत सामान्यतः स्वदेशी व जोडधंदे हे विषय सोडून बाकीचे आर्थिक प्रश्न हाती धरण्याचे काँग्रेस टाळत असे परंतु कराचीच्या ठरावाप्रमाणे मुख्य दंडाचे राष्ट्रीयकरण करण्याचा निश्चय करून काँग्रेसने समाजवादाच्या दिशेने अत्यंत अल्प अशी प्रगती केली अर्थातच त्या ठरावात समाजवाद असा येतकिंचितही नव्हता एखाद्या भांडवलदार राष्ट्राला सुद्धा त्या ठरावातील सर्व मुद्दे मान्य झाले असते तथापि या अत्यंत सौम्य व साध्या ठरावामुळे हिंदुस्थान सरकारच्या बड़े अधिकारात फार मोठी खळबळ उडून राहिली आपल्या नेहमीच्या अक्कल हुशारीने त्यांनी असाही तर्क बांधला असेल की कराची बंदरात बोर्शेविक रशियाच्या सोन्याचा रक्तदांशीत लगडी येऊन पोचल्या असून काँग्रेसमधील पुढाऱ्यांना रशियाने लाच आपल्यासे करून घेतले आहे हे बडे अधिकारी एक प्रकारच्या राजकीय गोषात ठेवल्याप्रमाणे राहतात बाह्य जगाशी त्यांचा संबंध येत नाही व सर्वत्र गुप्ततेचे वातावरण पसरलेले असल्याकारणाने त्यांच्या उटाळ्या मनावर अद्भूत व्यक्त कपोलकल्पित गोष्टींचा तत्काळ परिणाम होतो त्यांच्या आधी लागलेला गुप्त गोष्टींचा पाजर त्यांच्या कृप्विधी वृत्तपत्रातून मोठ्या रहस्यमय रुपाने प्रसिद्ध करण्यात येतो व त्याचबरोबर हळूच असंही सुचवण्यात येत असत सर्व गूढ उकलता आल तर कळल्या कितीतरी अद्भूत गोष्टी उजळ्यात येतील या नहमीच्या वक्र मार्गाने कराची येथे पार झालखा मूलभूत हक्कांच्या ठरावाचा अनेक वेळा उल्लेख झालो आहा त्या उल्लेखात सरकारी दृष्टीकोनाच प्रतिबिंब उमटल आह असे मी तरी समजतो किंवनदंती अशी आहे की हा ठराव अथवा त्यापैकी बराचसा भाग एका अज्ञात कम्युनिस्ट व्यक्तीने तयार केला व नंतर हा ठराव मान्य करा नाहीतर दिल्ली समिटाला मी विरोध करीन अशा तऱ्हेच्या धमकीचा खलिता मी गांधीजींना पाठविला आणि नंतर मला खुलविण्यासाठी गांधीजींनी ठराव अस मान्यता देऊन शेवटच्या दिवशी कंटाळून गेलेल्या विषय नियामक कमिटीच्या माथी तो ठराव लादला आतापर्यंत या अज्ञान व्यक्तीचे नाव स्पष्टपणे कोणीच सांगितलेले नाही परंतु संदर्भावरून ते कळण्यासारखे आहे चप्पा चप्पीची अगर वळसेदार पद्धतीची मला आवड नसल्यामुळे ही व्यक्ती म्हणजे एम एन असावी असे म्हणण्यास मला काहीच प्रत्यवाद दिसत नाही त्या ठरावाबद्दल खुद एमएन रॉय यांच काय मत आहे तसमजले तर सिमला व दिल्ली येथील बड्या धेंडांना त्यापासून बराच बोध मिळ असे वाटत मध्यमवर्गीयांच्या सुधारणावरील वा दृष्टीकोनाचा छानसा नमुना म्हणून कम्युनिस्ट या ठरावाबद्दल तिरस्कारच दर्शवित असतात ग्रिसरा वर्ष तरी निदान गांधीजींचा व माझा दृढ परिचय झालिला आहे त्यांना धमकीची पत्रे पाठविण्याची अथवा त्यांच्याबरोबर सौदा करण्याची कल्पनाच माझ्या मनाला असंही वाटते आम्ही काही प्रश्नांवर आपसात जुळते घेऊ अगर एकमेकास रामराम ठोकू पण बाजारी सौद्याचा व्यवहार परस्परात होणे कधीही शक्य नाही अशा तऱ्हेचा ठराव काँग्रेसने करावा ही कल्पना फार पूर्वीपासून होती संयुक्त प्रांतीय काँग्रेस कमिटीने समाजवादी ठरावाला मान्यता मिळावी म्हणून बरेच दिवस खटपट चालविली असून एकोणीसशे साली ऑल इंडिया कमिटीकडून तात्विक मान्यता मिळविण्याच्या कामी तिला थोडेसे यशही आले होते नंतर कायदेभंग सुरु झाला एकोणीशे एकतीसच्या फेब्रुवारी व मार्च महिन्यात फिराव्या जाताना गांधीजींबरोबर माझे जे बोलणे झाले त्यावेळी यासंबंधी मी माझे म्हणणे त्यांना सांगितले होते आर्थिक धोरणासंबंधी एक ठराव पास करण्यात यावा ही कल्पना त्यांनाही पसंत पडली ठरावाचा मसुदा तयार करून मला तो दाखवा आपण कराजीला त्याची चर्चा करू असं त्यांनी मला सांगितले मी मसुदा तयार केल्यावर त्यांनी त्यात अनेक फेरबदल व सूचना केल्या वर्किंग कमिटीपुढे विचारासाठी तो ठराव हो मांडण्यापूर्वी ठरावावर आम्हा दोघांचे एकमत व्हावे अशी त्यांची इच्छा होती पुष्कळ मसुदे मला कराव लागल त्यामुळे थोडा विलंब झाला सरतछवटी एका मसुद्यावर गांधीजींचे वाझे एकमत होऊन वर्किंग कमिटी व तदनंतर विषय नियामक कमिटीपुढे तो मांडण्यात आला ठराव हो। विषय नियामक कमिटीपुढे नव्यानेच येत त्यामुळे कमिटीतील काही सभासदांना थोडी आश्चर्यही वाटल ठरावाचा मसुदा तयार करीत असता अनेक लोक माझ्या तंबूतेत व मी ठरावाच्या बाबतीत त्यांच्याशी विचारविनिमय करीत असे पण एम एन रॉय यांचा त्यात काही ना संबंध नाही एम एन यांना हा ठराव अमान्य होईल हास्यास्पद वाटेल ही गोष्ट मी जाणून होतो कराचीला येण्याच्या काही दिवस अलाहाबादेस एम एन भेटले एके दिवशी संध्याकाळी ते अचानकपणे आमच्या घरी आले ते हिंदुस्थानात आहेत याची मला कल्पना देखील नव्हती तरी पण त्यांना एकोणीशे साली मॉस्को येथे पाहिलेले असल्यामुळे येता क्षणीच मी त्यांना ओळखले नंतर ते मला कराचीला भेटले पण ते केवळ पाच म्हणते गेल्या काही वर्षात राजकीयदृष्ट्या माझा निषेध करणारे बरेसे लिखान रॉय यांनी लिहिलेले आहे व टीका करता मला सडकून दंश करण्याच्या कामात त्यांना बरेच वेळा यशही आलेले आहे त्यांच्या व माझ्या मतात पुष्कळेद असला तरीही त्यांच्याबद्दल मला एक प्रकारचे आकर्षण वाटे व त्यांच्यासाठी जी काही अल्पस्वल्प गोष्ट करता ती मी हौसने करीत असे त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे मला त्यांच्याविषयी जसे आकर्षण वाटत होते त्याचप्रमाणे त्यांची एकाकी अवस्था पाहून मला त्यांच्याविषयी जिव्हाळा वाटू लागला होता सर्वजण त्यांना सोडून गेले होते त्यांच्या मागे ब्रिटिश सरकारचा ससे मेळा होतास। होताच हिंदुस्थानात स्वतःला कम्युनिस्ट म्हणून घेणारे लोक विश्वासघातकी म्हणून त्यांचा धिक्कार करीत होते रशियातील कित्येक वर्षांच्या वास्तव्यानंतर व वा कॉमिटनर्सशी केलेल्या सहकार्यानंतर त्यांची व कम्युनिस्टांची फाटाफूट झाली असेल अथवा विरोधी पक्षांनी सहकार्य चालू ठेवणे अशक्य करून सोडले असेल हे असे का घडले त्यांची सध्याची मते काय आहेत अथवा कट्टर कम्युनिस्टांशी त्यांचा विरोध कुठे येतो याविषयी मला तेव्हा काहीच माहिती नव्हती व अध्यापी सुद्धा नाही पण अशा दर्जाच्या माणसाला सर्वांनी वाळीत टाकाव याच मला दुःख झाले व माझा तसा शिरस्ता नस्ताई, त्यांच्या बचाव कमिटीमध्ये मी सामील झालो एकोणीशे एकतीस तुरुंगात रॉय हजवळजवळ एकांतवासाची शिक्षा भोगत आह कराचीच्या अधिवेशनाच्या शवटी नवी वर्किंग कमिटी निवडण्यात आली कराची येथे वर्किंग कमिटीची निवड झाल्यानंतर आम्हाला कल्पना नव्हती असा एक अनिष्ट प्रसंग घडून आला ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या मुसलमान सदस्यांनी वर्किंग कमिटीतील एका मुसलमान मुसलमानग्रस्ताच्या बाबतीत हरकत उत्पन्न केली त्यांच्या गटापैकी कोणालाही निवडण्यात आले नाही म्हणूनही कदाचित त्यांची मने दुखावली असतील वर्किंग कमिटीच्या पंधरा जागा सर्व गटांच्या प्रतिनिधींचा समावेश करून घेणे शक्य नाही शिवाय भांडणाचे कारण सुद्धा स्थानिकच होते या भांडण्याचा परिणाम असा झाला की पंजाबातील काँग्रेसमधून हा विरोधी पक्ष निघून गेला व इतरांच्या साहाय्याने त्याने अहरार पक्षाची स्थापना केली पंजाबातील काही धडाडीसी व लोकप्रिय मुसलमान काँग्रेस कार्यकर्ते त्या पक्षावरती गोळा झाल्यामुळे त्या पक्षाला पंजाबातील पुष्कळ मुसलमान मिळाले वरिष्ठ वर्गातील लोकांनी चालविलेल्या मुसलमानांच्या दुर्बळ अशा जातीय संघटनेपेक्षा कितीतरी जोरदार अशी संघटना या पक्षाने करून दाखविली पुढे अहरार पक्षसुद्धा जातीनिष्ठच बनला परंतु मुसलमान जनतेशी त्याचा संबंध येत नसल्यामुळे त्या पक्षातील जिवंतपणा व आर्थिक दृष्टिकोन मात्र कायम राहिला हिंदी संस्थानामधील व विशेषतः काश्मीरमधील मुसलमानांच्या चळवळीत या पक्षाने महत्वाची कामगिरी बजावली आहे। अहरार पक्षाचे पुढारी काँग्रेसमधून गेल्यामुळे आमचे केवड़ नुकसान झाले त्याची कल्पना आम्हाला कराची येथे आली नाही बाकी त्यांच्या रुसव्याला वर्किंग कमिटीची निवडणूक हे एकच कारण नव्हतं खरी कारणी फार खुलवर गेलो होती आम्ही कराचीच असतानाच कानपूर येथील हिंदू मुसलमानांच्या दंग्यांच वृत्त आम्हाला कळले लोकांना मदत करीत असता गणेश शंकर विद्यार्थी यांना जातीय भावने बेओळ झालेल्या लोकसमुदायांनी जीवे मान्यजे वृत्तही जी त्यानंतर लगेच आमच्या काणी आले त्या भीषण व पाशवी दंग्याची बातमी मुळात खेदजनक होतीच परंतु गणेशजींच्या मृत्यूमुळे आमच्या हंतकरणाला असह्य वेदना झाल्या काँग्रेसमधील हजारो लोकांच्या ते परिचयाचे होते शूर आणि निर्भय दूरदर्शी व शहाणा असा एक जीवलक सहकारी व मित्र म्हणून संयुक्त प्रांतात आम्ही सर्वजण त्यांना ओळखत होतो निराशा हा शब्दच त्यांना ठाऊक नव्हता प्रसिद्धीकडे अधिकाराकडे व लोकेशनेकडे पाठ फिरवून शांतपणे आपल्या उद्योगात घडलेले असतात ज्या कार्याचा आदर्श त्यांनी मोठ्या आवडीने आपल्यासमोर ठेवला होता त्या कार्यासाठी ऐन तरुण्यात त्यांनी आपल्या जीवाचे बलिदान केले जनतेच्या अज्ञानाने त्यांचा बळी घेतला आणि कानपूरचे व सर्व प्रांताचे एक अत्यंत तेजस्वी रत्न अर्पून गेले त्यांच्या निधनामुळे कराची येथील संयुक्त प्रांतीय लोकांच्या छावणीत दुःखाचा अंधार पसरला आनंद लोपून गेल्याप्रमाणे आम्हाला वाटले पण मृत्यूच्या छातीशी धैर्याने छाती भिडवून त्यांनी विरोचित मरण पत्करले याबद्दल आम्हाला अभिमानही वाटला